पुस्तक प्रार्थना प्रवचन भाग एक लेखक महात्मा गांधी वाचक विद्या पाटील प्रकरण एका तरावे प्रार्थना प्रवचन जुलै सोळा एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जुलै सोळा एकोणीशे सत्तेचाळ बंधूंनो आणि भगिनींनो जे भजन आज तुम्ही म्हणाला ते मी अगदी माध्यमिक शाळेत जाणारा मुलगा असल्यापासून मला माहीत होते लहान मुलांकरता बालमित्र नावाचे जे पुस्तक होते त्यात हो हे भजन होते हे भजन चांगले आणि गोड आहे आणि आपण शरीराची फार फिकीर करू नये असे ते शिकवते शरीर आज आहे आणि उद्या जाईल एक ते जाळले जाईल आणि त्याची राख होईल नाहीतर ते थडग्यात जाईल आणि मातीत मिसाईल जर ते पाण्यात फेकण्यात आले तर जळचर प्राणी त्याला खातील अखेरी सर्व सारखे आहे महापुरानंतर हे भजनामधील शब्द मात्र तितकेसे चांगले वाटत नाहीत हे खरे आहे की हे भजन कबीरांनी लिहिले आहे परंतु म्हणून काय झाले मला ते आवडले नाही माझ्या नम्र मताप्रमाणे यातून स्वार्थीपणा दिसतो मी मेल्यानंतर महापुराने जग का व्यापले जावे पहिली गोष्ट म्हणजे आपण खरोखरी मरत नाही कारण आत्मा अमर आहे जगाबद्दल बोलायचे तर ते सतत बदलत असते तो ईश्वरी खेळ आहे परंतु भजनात सांगितल्याप्रमाणे आपला संपूर्ण नाश होत नाही तसे झाले असते तर घटना समितीची काय गरज होती आपले नेते जे कायदे मंजूर करण्याकरता सारखे प्रयत्न करत आहेत त्यांची काय गरज होती त्या सर्वांनी माझ्यानंतर महापूर येवो अशी भूमिका घेतली असती त्या कोणीही कोणाकरता काहीही केले नसते यामुळे ही अभिव्यक्ती पराकुटीच्या स्वार्थीपणाची आह वृत्तपत्राचे काही लोक म्हणला भेटायला येणार आह बोलण्याच्या ओघात द्रविडस्थानचा उल्लेख झाला द्रविडस्थानात विंदच्या खालचा प्रदेश येतो तिथे बोलल्या जाणाऱ्या भाषा तमिळ तिलगु मल्याळम आणि कन्नड आह या प्रत्येक भाषेशी मी थोडाफार परिचित आह आणि या सर्वांची मुळे संस्कृतमध मी सांगू शकतो तुम्ही जर तलगू बोलत असताना ऐकलं तर तुम्हाला त्यात भरपूर संस्कृत शब्द आढळतील तमिळमधही कितीतरी संस्कृत शब्द आहेत केवळ त्यांना रूप देण्यात आले आहे, मल्याळमचे सुद्धा संस्कृती साम्य आहे आणि हीच गोष्ट कन्नडलाही लागू होते, द्रविडस्थानला मी भारतापासून वेगळं मानत नाही ब्रिटिशांनी आपल्या सगळ्यांना एक केले, काश्मीर आणि कन्याकुमारीच्या मध्य प्रत्येकजण भारतीय आह आर्य वा अनार्य असा भरण आर्यवर्त आणि द्रविडस्थान असा भरणे मूर्खपणाचे आह माझी याबद्दल खात्री आहे यातून भाषिक प्रश्न निर्माण होतात आपल्याकडे इथ दोन भाषा आहेत हिंदी आणि उर्दू या भाषा भारतीयांनी भारतात विकसित केल्या त्यांचे व्याकरण समान आहे या दोन भाषा एकत्रित करून मी हिंदुस्तानी तयार केली ही भाषा अनेक कोटी लोक बोलतात हिंदू आणि मुसलमानांची ही संपर्क भाषा आहे तुम्ही जर संस्कृत प्रचुर हिंदी बोललात वा प्राध्यापक अब्दुल बारीकप्रमाणे अरेबिक आणि फारसी प्रचूर उर्दू बोललात तर फार कमी लोकांना तुमचे बोलणे समजेल याचा अर्थ असा आहे काय की आपण रवीशतांच्या चार भाषांकडे दुर्लक्ष करावे माझ्या मनात ही गोष्ट नाही मला वाटते की प्रत्येक प्रांताने आपल्या अंतर्गत व्यवहाराकरता स्वतःच्या भाषेचा उपयोग करावा परंतु राष्ट्रीय भाषा म्हणून हिंदुस्थानीचा अभ्यास केला पाहिजे प्रत्येक प्रांताला त्याची स्वतःची भाषा आहे ओरिया बंगाली सिंधी पंजाबी गुजराती मराठी या सर्व भाषा हिंदुस्थानीपासून वेगळ्या आहे आपण या सर्व भाषा शिकलो पाहिजे की इंग्रजी राष्ट्रभाषा म्हणून मान्य केली पाहिजे मी जर तुमच्याशी इंग्रजीत बोलू लागलो तर तुमच्यापैकी फार कमी लोकांना मी काय बोलतो ते कळेल आपण इंग्रजीचा आठ ते 10 वर्ष जरी भरपूर अभ्यास केला तरी आपल्याला इंग्रजीचे अल्प ज्ञान होईल यामुळे इंग्रजी आपली राष्ट्रभाषा होऊ शकत नाही देशाला ढकलना करता इतके पुरे आहे इंग्रजी आंतरराष्ट्रीय संपर्काची भाषा होऊ शकते ती व्यापाराचीही भाषा होऊ शकते परंतु त्याकरता सुद्धा तिला अजून पुरेशी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही भारताची राष्ट्रभाषा हिंदुस्थानीशिवाय इतर कोणतीही होऊ शकत नाही प्रांतीय भाषा राहिल्याच पाहिजे हे खरे असले तरी देशातील जास्तीत जास्त लोक हिंदुस्थानी बोलतात मी हिंदी साहित्य संमेलनाशी जोडलेलो आहे तिथे वापरी जाणारी भाषा जशी समजायला सोपी नाही तशीच शुद्ध उर्दू ही सहजी समजू शकत नाही बहुजन समाजाची भाषा हिंदुस्थानी आहे आपल्याला हवेत इतके साहित्य आपण तिच्या आत करू शकतो आपल्या स्वतःच्या भाषेबरोबरच द्रविडस्थानच्या लोकांनी हिंदुस्थानी शिकायला पाहिजे ते त्यांचे कर्तव्य आहे जर ते हिंदुस्थानी देवनागरी आणि फारसी लिपीत वाचू शकले तर अजूनच बरे होईल अशा प्रकारे त्यांना दोन्ही भाषांचे ज्ञान होऊ शकेल परंतु आपले म्हणणे समजावे म्हणून जर त्यांना केवळ हिंदुस्थानी शिकायची असेल तर ते ती आपापल्या लिपीच्या माध्यमातूनही शिकू शकतात हिंदुस्थानी प्रचारसभा मद्रासमध्ये लोकांना हिंदुस्थानी त्यांच्या लिपीतून शिकवायचे काम करते गांधीजींनी मोकळेपणाने मान्य केले की दक्षिणेकडील लोकांकरता हिंदुस्थानी शिकणे चूक असेल तर उत्तरेकडील लोकांकरताही उत्कृष्ट साहित्याने भरलेल्या दक्षिणेकडील भाषेतील अजून एक भाषा शिकणे चूक असेल त्यांना विनंती केली की भारतीय श्रोते जिथे आहे तिथे इंग्रजी भाषणाकरता आग्रह धरण्यात येऊ नये ते म्हणाले की तुम्ही लवकरच हिंदुस्थानी शिकू शकता पुढे जाऊन ते म्हणाले की भारत तेव्हा स्वतंत्र राष्ट्र राहू शकेल जेव्हा तुमचे सरकार नैतिक सरकार असेल गुलामगिरीच्या विरोधात संघर्ष करणारी काँग्रेसची यंत्रणा नैतिक शक्तीनेच बांधलेली होती पाकिस्तानचा प्रश्न आपण नुकताच सोडवला आणि आपल्यासमोर द्रविस्थानचा प्रश्न येऊन उभारायला हे दुर्दैव आहे जर ही प्रवृत्ती कायम राहिली तर भारत कुठे असेल गुलामगिरीत असताना आपण एक होतो आणि स्वातंत्र्य मिळता क्षणीच आपण देशाचे तुकडे करायला सुरुवात करतो आहोत हा दैव नाही काय प्रकरण बहात्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै सतरा एकोणीसशे नवी दिल्ली जुलै सतरा एकोणीसशे सत्तेचाळ बंधुंवानी भगिनीनं दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांशी गुंडगिरीचे वर्तन केले जाते असे आपण वृत्तपत्रातून वाचतो त्यांना मारून टाकले जाते मी दक्षिण आफ्रिकेत वीस वर्ष होतो आणि त्या देशात भारतीयांना कशी वागणूक मिळते ते मला माहीत आहे तिथे भरपूर मुसलमान आहेत परंतु ते स्वतःला भारतीय म्हणतात आपण जेव्हा विदेशात असतो तेव्हा ईश्वर आपल्याला भारतीय म्हणून घेण्याची सुबुद्धी देतो दक्षिण आफ्रिक भारतीयांचे प्रकरण जागतिक संस्थेसमोर मांडण्याकरता इतक्यातच न्यायमूर्ती छागला आणि इतरांबरोबर स्वरूप संयुक्त राष्ट्रसंघात गेली होती तोपर्यंत दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांच्या छळाच नवीन रूप घेतले होते त्यांच्या विरोधात कायदे करून आता त्यांचा छळ करण्यात येत नाही तर गुंडगिरीने त्यांचा छळ केला जातो असे जर सुरू राहिले तर तिथे असलेल्या छोड्याशा भारतीयाने तिथे कसे राता येईल एकदा मी ट्रान्सवार मध्ये दोन लोकांना घेऊन खूच करत गेलो होतो त्यावेळी एकाही बोळ माणसाने आम्हाला स्पर्शसुद्धा केला नाही त्यांच्यापैकी काहींनी आम्हाला पिण्याकरता पाणी दिले आपल्याकडे इथे भरपूर पाणी आहे परंतु तिथे ते भरपूर नाही पाऊस पडतो तेव्हा लोक पाणी गोळा करतात आणि टाक्यात जमा करून ठेवतात बोरांचे वागणे मैत्रीपूर्ण होते आणि आमची इच्छा असेल तिथे आम्ही जाऊ शकत होतो परंतु आज मला वेगळेच चित्र दिसते आता करता, इथे दोन सरकार असल्यामुळे श्रीयुत जीना आणि जवाहरलाल या दोघांनी मिळून स्मर्ट्स यांना तार पाठवायला मी सांगेन श्रीयुत स्मर्ट्स मला आपला मित्र समजतात गोऱ्यांनी एका भारतीयाला सुद्धा शारीरिक इजा पोहोचवू नये अशी एक मित्र म्हणून मी त्यांना विनंती करू शकतो आणि ते जर असे करू शकत नसतील तर त्यांनी राजीनामा दिला पाहिजे लॉर्ड माउंट बॅटन यांनी सुद्धा असायपणे पाहत बसू नये ते आरमरासे एडमिरल आहेत आणि राजघराण्यातील आहेत राजकुमारी एलिझाबेथ यांच्याशी ज्या फिलिप माउंट यांचा विवाह होणार आहे ते यांच्या पुत्रासारखे आहेत याशिवाय पंधरा ऑगस्टपर्यंत ते व्हायसराय असतील आणि नंतर महाराज्यपाल असतील यामुळे त्यांनी आपल्या पदाचा लाभ घेऊन स्मर्ट्सला सांगायला पाहिजे की भारत आता दक्षिण आफ्रिकेप्रमाणेच उपनिवेश आहे याचाच अर्थ तो एका महान कुटुंबाचा म्हणजे ब्रिटिश राष्ट्र कुटुंबाचा भाग आहे आणि यामुळे दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांना देण्यात येणारी वाईट वागणूक ताबडतोब थांबवण्यात यावी असे म्हणतात की उपनिवेशाचा दर्जा हा संपूर्ण स्वातंत्र्यापेक्षाही चांगला आहे परंतु जोपर्यंत या फळाची चवमी घेत नाही तोपर्यंत ते अमृत आहे की विष हे मी सांगू शकत नाही शक्य आहे की ते अमृतही असेल परंतु आधी आपण त्याची सौ घेऊया दक्षिण आफ्रिकल भारतीयांनी उत्तम नागरिकाप्रमाणे रहाव असा माझा त्यांना सल्ला आह त्यांच्यातील जे श्रीमंत आहेत त्यांनी तिथे अस्पृश्याप्रमाणे असलख्खा आपल्या मुसलमान भावंडांकड़ दुर्लक्ष करु नय तामिळनाडू आणि आंध्रमधील देऊळ हरिजनांकरता उघडली गेली असल्यामुळे आता उत्तर प्रदेशातील परिस्थिती काय आह उदाहरणार्थ हरिद्वारमध ही देवळ आह हरिजन त्या मंदिरात जाऊ शकतात काय त्रावणकोर मध्ये ही गोष्ट कधीशीच साध्य करण्यात आली त्रावणकोर संस्थानाचे दिवान स सी पी रामस्वामी अय्यर हे आजकल आपल्याशी थोडे नाराज आहेत त्यांनी महाराजांना समजावून संस्थानातील अस्पष्टता कायद्याने रद्द करायला लावली उत्तर प्रदेशात हरिद्वार शिवाय काशी आहे तेथील मंदिरात हरिजन जाऊ शकतात काय हरिजनांना जर त्या मंदिरात प्रवेश नसेल तर ती मंदिरे अपवित्र आहेत असे मी समजेल जगातील प्रत्येक धर्माला कठोर सत्व प्रशितून जावे लागत आह हिंदू धर्म नव्याण्णव टक्के गुणांमध नाही तर शंभर टक्के असायला पाहिजे प्रकरण त्र्याहत्तराव प्रार्थना प्रवचन जुलै अठरा एकोणीसशे सत्तिळ नवी दिल्ली जुलै अठरा एकोणीसशे सत्तिळ हा परिच्छेद हिंदुस्तान टाईम्समधला आहे. त्या दिवशी जे भजन म्हणण्यात आल होत त्या भजनाकड़ लक्ष वद्धत गांधीजींनी आपले भाषण सुरु कल आणि म्हणाल की हे भजन मीराचे आह की काय ते मला माहीत नाही मीराच्या नहमीच्या चालीपक्षा या भजनाची चाल वेगळी आहा यात व्यक्त झालेल्या भावना मात्र निसंशय तिच्याच आहेत केवळ ईश्वरच माणसाला अडचणीतून तारू शकतो असे त्यात म्हणल आह आज भारत अडचणीतून जात आह या अडचणीतून सुटका होण्याकरता त्याने माणसाकडे पाहिले पाहिजे की ईश्वराकडे तुमचा जर भजनावर विश्वास असेल तर तुम्ही देवाकड़ पाहिले पाहिजे आणि इतर कुणाकडेही नाही आणि तुम्ही पूर्णपुणे सुरक्षित राहाल आताच आपण जे भजन म्हणालो ते अगदी मुद्दावर आहे कारण आपण आज फार मोठ्या अडचणीत आहोत आपल्याजवळ खाण्याकरता धान्य नाही आणि अंगावर घालायला कपडे नाहीत आपण कुणाकडे मदती करता जायचे जवाहरलाल नेहरूकडे की सरदार पटेलकडे कारण आस्ते ते सत्ताधारी झाले आहेत म्हणून व्हाईस आणि सत्ता, सत्ता सोडली आहे वा इतक्यातच ते सत्तात्याग करणार आहेत आता ते महाराज्यपाल असतील कारण या पदाकरिता आपण त्यांना निवडले आहे आधी महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची निवड लंडनहून व्हायची परंतु आता स्वातंत्र्याचा कायदा मंजूर झाला आहे आणि त्याकरता राजाची सहमती सुद्धा मिळवण्यात आली आह हा परिच्छ हिंदुस्तान टाईम्समधला आहे। या विधेयकाप्रमाणे यापुढ महाराज्यपालाची नियुक्ती तुम्ही म्हणजे भारतीय जनता करील व ते भारतावर लादले जाणार नाही यामुळे लॉर्ड माऊंट बॅटन भारताच महाराज्यपाल असतील तुम्ही एखाद्या चपराशाची निवड करता तशीच त्यांचीही निवड कराल असे मी त्यांची अप्रतिष्ठा करण्याकरता म्हणत नाही भारतीयांनी भारतीय संगराज्याचा सेवक म्हणून लॉर्ड माउंट बॅटन यांची निवड करून एक प्रकारे माउंट बॅटन यांचा गौरवच केला आहे हे सांगणे आवश्यक होते कारण अनेकांच्या मनामध्ये अजूनही संशय गोटाळतो आहे आता सगळी सत्ता आपल्या लोकांच्या हातात आहे परंतु हे भजन सांगते की जेव्हा आपण अतिशय निराश असतो तेव्हा आपण इतरत्र कुठेही नाही जाता ईश्वराकडे जातो तो एकटाच आपल्याला मदत करू शकतो आपण जर आपल्या हृदयात ठेवून गेलो तर आपले काम फळफळेल फर अन्यथा नाही तो जगाचा शास्ता आहे आणि त्याला शरण जाण्याच आपले कल्याण आह दिल्लीहून प्रकाशित होणार डॉन नावाच वृत्तपत्र आह दररोज त्यात शिविगाळ असत मला सुद्धा त्यात शिविगाळ करण्यात आलिअसामान्यपण मी ती हसण्यावरी नेतो परंतु प्रकाशकान मला उद्दिष्टून एक जाहीरपत्र प्रकाशित कल त्याची वाक्य रचना चांगली आहायुत जीना यांची लवकरच परीक्षा होणार आह अस मी सारखा ओरडत असतो ही आरडाओरड मी बंद कली पाहिजे असं त्यात लिहिले आहा जी कडाची पाकिस्तानची राजधानी होणार आहे तिथून हिंदू घाबरुड आणि निराश होऊन का पळत आहेत असे मी संपादकांना विचारू शकतो काय हिंदू का घाबरलेले आहेत सिंधी हिंदू पहिल्या प्रतीचे व्यापारी आहेत ते मुंबई मद्रास आणि इतर ठिकाणी का पळत आहेत यामुळे ते काही गमावतील असे नाही तर सिंधची हानी होईल कारण ते जिथे कुठे जातील तिथे पैसा कमावतील आपल्याला सिंधी दक्षिण अमेरिकेतही आढळतात जगात कुचितात असा भाग असेल जिथे सिंधी आढळणार नाहीत दक्षिण आफ्रिकेत ते भरपूर पैसा कमावत होते आणि गरीबांना ते उदारहस्ते मदत करत होते त्यांच्यात एकच दोष आहे आणि तो म्हणजे मद्यपानाचा त्यांच्याकडून ते सोडवत नाही असे दिसत मी केवळ जीना आणि लीगच्या इतर नेत्यांनाच का विचारतो असे डॉनचे म्हणणे आह उत्तर प्रदेशात जो माझा प्रांत आहे काय घडत आह परंतु सिंधसुद्धा माझा प्रांत आह पाकिस्तानसह संपूर्ण भारत माझा प्रांत आहे मी स्वतःला पाकिस्तानचा नागरिक समजतो परंतु तसे मी नागरिकत्वाच्या हक्काचे लाभ करता करत नाही मला कोणतेही पद नको आहे मला केवळ पोडबर खायला पाहिजे आणि ईश्वर ते मला देतो मला उत्तर बद्दल काही माहीत नाही याशिवाय मी कुणालाही दोष दिलेला नाही डॉनचे संपादक मोठे माणूस आहेत मी जे म्हणतो ते चूक आहे असे जर त्यांना वाटते तर ते त्याची ते कशाला फिक्री करतात माझ्यासारखे कितीतरी आहेत की जे मनातील ते बोलत असतात परंतु उत्तर प्रदेशसंबंधी पंतजींशी माझे बोलणे झाल तिणाल की माझ्याकडून होईल तितका मी मुसलमानांना वाचवण्याचा प्रयत्न करत असतो मुस्लिम लीगचे लोक हिंदूंना शिविगाळ करत असतात व त्यांना डिवसत असतात अशा अवस्थेत प्रत्यक्कठिकाणी सरकार पोचू शकत नाही काही वेळा हिंदूंचाही तोड सुटतो पंतजींनी मान्य कल गुडमुक्तश्वरला जे झाल ति योग्य नव्हत वृत्तपत्रांच्या अहवालाप्रमाणे उत्तर प्रदेशातील लीगच्या नेत्यानिस पंत मंत्रिमंडळाची वाखाणी कल्ली आह डॉनच्या संपादकांना मी आठवण करून देऊ इच्छितो की ते जे म्हणतात ते कदाचित बरोबर असेल आणि पंतजी म्हणतात ते वेदवाक्य नसेल तरी उत्तर प्रदेशात एका मुसलमानाचा गळा कापण्यात आला तर सिंध आणि पंजाबमधे दहा हिंदूंचे गळे कापण्याचे कारण काय हे जातीय वेळ ज्या दिवशी विसरले जाईल तो दिवस पाहण्याकरता माझी जी जिवंत राहण्याची इच्छा आह आपला धर्म कोणताही असला तरी आपण कृतीत भारतीय असायला पाहिजे असे करू तेव्हाच आपल्याला आपल्या स्वातंत्र्याचे रक्षण करता येईल डॉनच्या संपादकांना खरोखरच इस्लाम वाचवायचा असेल तर मी त्यांना सांगेन की हा इस्लामचा मार्ग नाही जिनांना काही गोष्टी सांगण्याबद्दल बोलायचे तर मला जे आवडते ते मी माउंट बॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांनाही सांगत असतो जवाहरलालच्या शब्दात आणि कृतीत अंतर असेल तर पंडित असूनही मी त्याच्यापासूनही दूर राहीन परंतु डॉनच्या संपादकांना मी सल्ला देईन की त्यांनी आपल्या लेखणीतील विष काढून टाकावे राष्ट्रीय वृत्तपत्रांमध्ये अनेक गोष्टी चांगल्या असतात अने आणि अनेक वाईट परस्परात संघर्ष होईल अशा बातम्या छापावयाच्या नाही या मुद्द्यावर जर आपण सहमत झालो तर आपण काहीतरी साध्य केले असे मी समजेन गांधीजी म्हणाले की डॉन आणि इतर सर्व वृत्तपत्रांना माझी सूचना आहे की त्यांची कोणतीही रंगछटा असली तरी त्यांनी अतिशक्ती ते टाळावी या सूचनेवर कार्यवाही करायची असेल तर त्यांनी एक संयुक्त मंडळ तयार करावे आणि सांप्रदायिक अशांततेविषयीचे सगळे वृत्तांत त्या मंडळाकडे पाठवावे आणि इतकेस नाही तर त्यांची जबाबदारी असलेल्या मंत्र्यांकडेही ते पाठवावे व आवश्यकता पडली तर ते प्रकाशित करावे संपादकांना जनतेविषयीच्या आपल्या कर्तव्याची जाणीव झाली आणि सर्व प्रकारच्या सांप्रदायिकतेवर निर्णायकपणे प्रतिबंध लावण्याची इच्छा झाली तरच गांधीजींच्या सूचनेवर अनुकूल विचार होऊ शकत होता फाटाफूट वस्तुस्थिती आहे उपाशी तपाशी असलेल्या आणि कपडे लते नसलेल्या लक्षावधी लोकांना खाऊ घालणे व त्यांना कपडेलत्ते पुरवण्याची खरे म्हणजे ही वेळ आहे अशावेळी गोंधळ निर्माण होईल असे काही करणे चांगलपणाचे म्हणता येणार नाही प्रकरण चौऱ्याहत्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै वीस एकोणीसशे सत्तेचाळ नवी दिल्ली जुलै वीस एकोणीशे सत्तेचाळ बंधूंना आणि भगिनीं काही लोक मला सांगतात की आणि त्यांना तसे सांगण्याचा अधिकार आहे आजकाल मी जे काही बोलतो ते लोकांचा उत्साह वाढावा अशा हिशोबाने मी बोलत नाही ते मला आठवण करून देतात की ज्या राजकीय करता आपण संघर्ष करत होतो ते मिळालेले आहे आणि क्रमशः आर्थिक स्वातंत्र्यसुद्धा येईल हे सर्व खरे असेल असे असले तरी 15 ऑगस्टचा मला आनंद होत नाही माझी तुम्हाला फसवण्याची इच्छा नाही परंतु त्याचबरोबर तुम्ही सुद्धा आनंद मानू नये असे मी म्हणणार नाही अखेरीस प्रत्येक गोष्ट माझ्या इच्छेप्रमाणे व्हावी अशी मी अपेक्षा करू शकत नाही भारताची फाळणी व्हावी अशी माझी इच्छा नव्हती परंतु ती झाली आता त्यावर रडून काय फायदा होणार आहे इतकेच नाही तर याउने काही वाईट घडले असते तर त्याच्याशी मला जुळवून घ्यावे लागली असते भारताच्या फाळणीने मला जितके दुःख झाले आहे तितके तुम्हाला झाले नाही मी आयुष्यावर बंडखोर होतो बंडखोर कसा रडू शकतो मी जेव्हा नोवाखालीला गेलो तेव्हा मी लोकांना रडताना आणि आपले अश्रू पुस्ताना पाहिले मी त्यांना सांगितले की मृताकरता रडण्यात अर्थ नाही परंतु अर ज्या लोकांच्या हातात आपण सत्तेची सूत्रे दिली आहेत ते मोठे लोक आहेत ते जर म्हणतात की आपण दिन साजरा केला पाहिजे तर तुम्ही तो करायला पाहिजे तो, तो साजरा करण्याकरता काँग्रेस कुणावरही बजवडी करत नाही मी तो साजरा करणार नाही याचा अर्थ असा नाही की ब्रिटिश येथून जाणार नाहीत पंधरा ऑगस्ट येईपर्यंत अनेक ब्रिटिश अधिकारी गेलि असतील जे राहतील ते सत्ताधाऱ्यांच्या अधिकाराखा राहतील त्यांची नेमणूक लंडनून होणार नाही तर ती आपण करू दुर्दैवाने आज ज्या स्वरुपाचे स्वातंत्र्य आपल्याला मिळाले आहे त्यात भारत पाकिस्तानमधील भविष्याची संघर्षाची बिज रुजलेली आहे असे असताना आपण दिव्यांची आरास कशी काय करू शकतो हिंदू आणि मुसलमानांनी आपली अंतकरणे ज्या दिवशी शुद्ध केलेली असतील त्या दिवशी स्वातंत्र्य मिळाले असे मी समजले अगदी अलीकडेच पंजाबमधील मुस्लिम लीगच्या मित्रांनी धमकी दिली की जर सीमा आयोगाने आमच्या बाजूने निकाल दिला नाही तर, तर आम्हाला जे हवे ते आम्ही लढून घेऊ शीखसुद्धा अशाच धमक्या देत आहेत परंतु आपण ज्या अर्थी लवादाचे तत्वे मान्य करायचे ठरवले आहेत त्या अर्थी आपण त्या निर्णयानुसार वागायला पाहिजे आपण लढाईची भाषा बोलू नये मला एकच लढाई माहीत आहे आणि ती आहे सत्याग्रहाची ते आत्म्याला शुद्ध करते तशा प्रकारचा संघर्ष जर जगात सतत सुरू राहिला तर ते जगाकरता हितकारक होईल मी माझ्या हिंदू शीख आणि मुसलमान भावंडांना विनंती करीन की एकदा सीमा आयोगाचा लवा स्वीकारल्यानंतर आपण त्या आयोगाने दिलेला निर्णय मान्य केला पाहिजे ब्रह्मदेश भारताप्रमाणे लवकरच स्वतंत्र होणार आहे ब्रह्मदेशाचे नेते यू ऑक सॅन यांनी ब्रम्हदेशाला स्वतंत्रच्या दारावर आणले आहे ते सत्याग्रही नव्हते याला काय महत्व आहे ते शू योद्धा होते आणि बहुतांशी त्यांच्याच प्रयत्नाने ब्रम्हदेशाला स्वातंत्र्य मिळायची शक्यता आहे सशस्त्र टोळीने हल्ला करून त्यांना आणि त्यांच्या चार सहकार्यानं ठार कल ही फार मोठी शोकांतिका आह आपण त्यांच्यापासून किती दूर असलो तरी त्यांची एकाकी मृत्यू ही आपल्याकरता दुःखद गोष्ट आहा अशाच गोष्टी घडत राहिल्या त्या जगाची दुखद अवस्था होईल खून करणारे डाकू होते यावर मी विश्वास ठेवू शकत नाही ब्रम्ह देशात मी बराच वेळ घालवला आहे मला रंगून मंडाले आणि इतर ठिकाणाचा परिचय आहे ब्रम्ह देशातील इतर भागाप्रमाणेच तिथेही बुद्ध धर्म आहे ज्या देशात बुद्ध धर्म आहे त्या देशात इतका रक्तपात का व्हावा मला खात्री आहे की या खुनाच्या मागे फूटपाडू राजकारण आहे ब्रह्म देशाला मिळणारच असताना असे घडले ही दुःखद गोष्ट आहे या शोकांतिकेपासून भारत दडा अशी मी आशा करतो या दुःखद प्रसंगी ब्रम्हदेशातील लोकांचे ईश्वर सांत्वन करो आणि मृतांच्या नातेवाईकांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आपल्याप्रमाणेच ते स्वातंत्र्याकरता संघर्ष करत होते खून करणाऱ्यांचे हृदय परिवर्तन हो अशी आपण प्रार्थना करूया डॉनच्या संपादकांनी आपल्या वृत्तपत्रातून आजच्या अंकात माझ्या दोन सूचनांचा स्वीकार केला आहे यामुळे मला फार बरे वाटले त्यांचे म्हणणे आहे की पाकिस्तानमधील हिंदू आणि मुसलमान भावाभावाप्रमाणे राहतील यापुढे जाऊन ते म्हणले की वार्ताहरांची एक समिती असावी आणि तिने सांप्रदायिक दंगलींच्या अहवालांचा अभ्यास करावा आणि काय प्रकाशित करावेचे ठरवावे त्यांनी सुचवले की तुम्ही स्वतः सुद्धा वृत्तपत्रकार आहात आणि तुम्ही या समितीचे अध्यक्ष होऊ शकता मी त्यांना माझी असमर्थता सांगितली मला वेळ नाही याशिवाय अशा प्रकारच्या कामाकरता मी पात्रही नाही मग अशा प्रकारच्या संस्थेचा मी अध्यक्ष कसा असू शकतो परंतु याबद्दल ते गंभीर असतील तर ते इतर संवादकांना भेटू शकतात आणि काही करू शकतात परंतु मी अखेरचे सांगू इच्छितो की भारत आणि पाकिस्तानमधील अल्पसंख्याक आम्ही सुखी आहोत असे जेव्हा म्हणतील तेव्हाच खरे स्वातंत्र्य मिळाले आणि मगच खराखुरा आनंद मानायची वेळ आली असे म्हणता येईल प्रकरण पंचाहत्तरावे प्रार्थना प्रवचन जुलै एकवीस एकोणीशे नवी दिल्ली जुलै एकवीस एकोणीशे सत्तेचाळ पाकिस्तानमधील एक मित्र लिहितो भारतातील तुम्ही लोक पंधरा ऑगस्ट साजरा करत आहात पाकिस्तान पाकिस्तानमधील आम्ही हिंदुंनी तो कसा साजरा करायचा याचा तुम्ही कधी विचार केला आहे काय आज आमची अंत्य करणे या दिवसाच्या भीतीने शहारतात तुम्ही याबद्दल काही सांगाल काय हा दिवस आमच्याकरता संघर्ष आणि व्यथांनी भरलेला असेल साजरा करण्याकरता नाही मुसलमानांनी आताच आम्हाला घाबरायला सुरुवात केली आहे भारतातील मुसलमान काय विचार करत आहेत ते आम्हाला माहीत नाही ते सुद्धा घाबरलेले नसतील काय आमचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात येईल या कल्पनेनही आम्ही घाबरलेलो आहोत तुम्ही म्हणाल की आमच्या धर्माचे रक्षण आम्हीच केले पाहिजे हे एखाद्या संन्यासाकरता शक्य असू शकेल गृहस्थी लोकांकरता हे शक्य नाही श्रीयुत जीना आता पाकिस्तानचे महाराज्यपाल होत आहेत मुसलमानेतरांना मुसलमानांप्रमाणेच वागलूक दिली जाईल असं ते म्हणाले आह माझा सल्ला आहे की पाकिस्तानमधील मुसलमानेतरांशी गैरव्यवहार केला जाणार नाही असं आपण त्यांच्यावर विश्वास ठेवावा याचबरोबर भारतातील मुसलमानांशीही गैरवर्तूक केली जाणार नाही आता दोन राज्य झाल्यामुळे यासंबंधी भारत पाकिस्तान पाकिस्तानकडून अभिवचन मागू शकतो असे मला वाटते जोपर्यंत अल्पसंख्याकांना 15 ऑगस्ट हा दिवस जड अंतकरणाने घालवावा लागेल तोपर्यंत हा दिवस साजरा करण्याकरता आहे असे मला कधीही वाटले नाही तो दिवस प्रार्थनेचा आणि आत्मपर्शनाचा असेल हे दोन देश जर स्वतःशी खरोखर प्रामाणिक असतील तर त्यांनी या क्षणापासून मैसेची सुरुवात केली पाहिजे एकतर सर्वांना भावंडांप्रमाणे पंधरा ऑगस्ट साजरा केला पाहिजे अथवा तो मुळीच साजरा करण्यात येऊ नये स्वातंत्र्याबद्दल आनंद व्यक्त करण्याचा जो दिवस असेल परंतु हे माझे व्यक्तिगत मत आहे परंतु कोणालाही ते पटत नाही असे दिसते पाकिस्तानमधील तोच मित्र नंतर मला विचारतो पाकिस्तानमधील सर्व वा फार मोठ्या प्रमाणात हिंदू भारतात आले तर त्यांना आश्रय दिला जाईल काय मला वाटते की अशा लोकांना नक्कीच आश्रय दिला जावा असे असले तरी त्यांच्यातील सुखवस्तू लोक जर पूर्वीच्या शैलीने राहू इच्छित असतील तर मात्र ही गोष्ट कठीण होईल कोणत्याही परिस्थितीत त्यांना करता नक्कीच जागा दिली जाईल आणि त्यांच्या कामाचा मोबदला दिला जाईल परंतु तरीही मी आशा करीन की एकाही मुसलमानेतराला पाकिस्तानमधून पळ काढावा लागणार नाही आणि एकाही भारतीय मुसलमानाला आपल्या मातृभूमीतून पळावे लागणार नाही पत्रलेखक पुढे विचारतो पाकिस्तानमध्ये मागे राहिले घरे आणि जमीन यांचे काय होईल मी आधीच सांगितले आहे की पाकिस्तान सरकारने बाजारभावाप्रमाणे घरांची आणि जमीन किंमत द्यावी अशा प्रकारच्या प्रकरणी दुसऱ्या देशालाही बोलण्याचा हक्क असतो या प्रकरणी भारत सरकार परंतु प्रकरणी थोडं जाईल असे मी का गृहित धरावे जमीन आणि घरांची किंमत त्यांच्या मालकांना देणे पाकिस्तान सरकारचे कर्तव्य असेल मी स्वतःला व्यावहारिक राजकारणी समजतो याची पत्रलेखकाने मला आठवण करून दिली आहे परंतु देशात जे सुरु आहे ते अमानवीय आहे गुन्हेगारांच्या बाबतीत अहिंसेचे पालन करता येते काय आणि येत असेल तर कशाप्रकारे माझा सतत प्रयत्न असतो की माझ्या आदर्शानुसार अशा प्रकारे वर्तन करावे की त्याचे परिणाम निघतील शक्य आहे की असे करण्यात मला नेहमीच यश येत नसेल मी गुन्हेगार कोणाला समजावे मनूने ज्यांचे गुन्हेगार म्हणून वर्णन केले आहे त्या सर्वांना मृत्यूदंड देता येऊ शकत नाही मृत्यूदंडाची शिक्षा रद्द करावी असा प्रयत्न होत आहे आणि सुधारक शारीरिक शिक्षाही रद्द करावी अशी मागणी करत आहे त्यांचे म्हणणे आहे की गैरवर्तन करणाऱ्यांना आजारी समजण्यात यावे आणि इतर रुग्णांकरता ज्याप्रमाणे रुग्णालय उघडतो तसे त्यांच्याकरताही रुग्णालय उघडण्यात यावी माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की धर्मग्रंथाच्या नावाने जाणारी प्रत्येक गोष्ट मान्य करण्यात येऊ नये धर्मग्रंथातील ज्या गोष्टींमध्ये सतत होणाऱ्या बदलांचा विचार केला गेलेला असतो केवळ त्याच गोष्टी धर्म समजण्यात याव्या युगा युगायुगाप्रमाणे प्रवृत्ती बदलत असतात केवळ काहीच असे नियम असतात की जे चिरंतन कायम असतात आणि शिवाय गुन्हेगारांना शिक्षा करण्याचे क्षेत्र प्रत्येकाचे नाही हा अधिकार शासनाकरता निवडून आलेल्या लोकांना असतो सरकार कायदा करते आणि त्याप्रमाणे न्याय देते तसे नसते तर आपण सर्व गुन्हेगार होण्याचा धोका होता ब्रह्मदेशात करण्यात आलेले खून क्रूर होते आता आपल्याला कळते की ते राजकीय खून होते मला खात्री आहे की खून करणारे बळी पडलेल्या लोकांना गुन्हेगार समजत होते यामुळेच मी म्हणत असतो की जो माणूस आपल्या हातात कायदा घेतो तो गुन्हा करतो ते जनतेच्या विरोधात हिंसक वर्तन करतात केवळ निवडून आलेली विधी सभास अहिंसक रीति ने जबदारी पार पड़ू शकते आज जगाचे घडते आहे तो पना आहे.